एका गावातल्या साध्या घराची गोष्ट महाराष्ट्राच्या एका शांत गावात रामशरण नावाचा शेतकरी राहायचा त्याची दोन मुली होत्या सावली आणि तुळशी सावली खूप मेहनती होती तिने घरकाम शेतकाम आणि आईवडिलांची मदत करण्याची सवय लहानपणापासून घेतली होती दुसरीकडे तुळशी खूप आळशी होती तिला घरकाम स्वयंपाक किंवा शेतकाम यापैकी काहीच करायला आवडत नव्हते ती फक्त खेळण्यात मग्न राहायची पुस्तक वाचायची किंवा टीव्ही बघत राहायची आई वडील तुळशीला सतत सांगत असत तुळशी सावलीला मदत कर घरकाम करायला शिक पण तुळशी काही ऐकत नव्हती एका दिवशी बदलाची सुरुवात एक दिवस सावली आणि रामशरण गावात काही कामासाठी गेले घरात फक्त तुळशी आणि आई राहिली तुळशीला अचानक भूक लागली तिला काही खायला बनवायचं होतं पण तिने आधी कधी स्वयंपाक केला नव्हता ती विचार करत होती जर मी काही शिकले नाही तर मी काहीच करू शकणार नाही तिने धान्य सुरुवात केली, कि तिला काहीच नौती भात उकता जमीनीत ओघल भूक व थोड़ा गोंध पहुन तुशी घाबरली तिने हसत हसत विचार केला। ठीक है मी हलु, -हलु शिकेन काू काहीतरी करू की शिक्ष की मजा तुशी छोटे छोटे प्रयोग के एक भात बनवने सुरुआतीस्तले पिने हसन स्वच्छ के दोन भाजी बनवणे भाजी चुकून जास्त मिठी झाली पण तिने दुसऱ्या दिवशी लक्ष ठेवून योग्य बनवली तीन घर स्वच्छ करणे झाडू उलट गेलं पण तुळशीने हसून साफ केलं तुळशी हळूहळू स्वतःची जबाबदारी घेऊ लागली ती फक्त खेळत नव्हती तर घरकाम आणि स्वयंपाक देखील शिकत होती जर मी दररोज थोडं थोडं शिकते तर मी मोठ्या गोष्टी करू शकेन तिने स्वतःशी म्हटलं सावलीचा आनंद आणि तुळशीचा बदल सावली आणि आईवडील घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की तुळशी खूप बदलली आहे आता ती मेहनती जबाबदार आणि स्वावलंबी मुलगी झाली होती सावलीने तुळशीला प्रेमाने मिठी मारली आणि म्हटले अरे वा आता तू आमची छोटी मदतीची परी झाली आहेस तुळशी खूप आनंदित झाली तिने आई हाताची मदत करून घर स्वच्छ ठेवायला स्वयंपाक करायला आणि शेतकामात मदत करायला सुरुवात केली गावातील इतर मुलांसाठी प्रेरणा तुळशीची ही गोष्ट गावातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरली मुलांना शिकवायचं की स्वतःची जबाबदारी घेणे खूप महत्वाचं आहे आळस टाळल्यास मोठ्या गोष्टी साधता येतात लहान कामांमध्ये मेहनत केल्यास मोठं यश मिळतं मजेदार आणि शिकवणारी तुळशीची छोटी घटना एक भात बनवताना तुळशीने सुरुवातीला उकळत्या पाण्यात भात घातला पाणी जमिनीत साचलं पण तिने हसून साफ केलं आणि पुन्हा प्रयत्न केला दोन भाजी बनवताना भाजी खूप मिठी झाली होती पण दुसऱ्या दिवशी तिने योग्य प्रमाणात मीठ घालून भाजी बनवली थ्री झाडू मारताना घरात झाडू करताना झाडू उलट गेलं पण तुळशीने हसून स्वच्छ केलं तुळशीने शिकले की लहान गोष्टींतून मोठं शिक्षण मिळतं तुळशीची रोजची दिनचर्या आज तुळशी रोज सकाळी लवकर उठते स्वयंपाक करते घर स्वच्छ ठेवते आणि शेतकामात मदत करते तिच्या या बदलामुळे सावलीला देखील खूप आनंद झाला तुशी ने खरच मोठा बदल केला सावली ने आनंदा मॉरल ऑफ द स्टोरी एक करू नका 2. दी जबाबदारी